hare krishna krishna krishna hare hare hare rama rama nama mihi hare krishna hare krishna krishna krishna hare hare hare rama rama hare hare hare krishna hare krishna krishna krishna hare hare hare raa hare raa ram ram hare hare hare krishna hare krishna krishna krishna hare hare krishna hare krishna hare raa hare raa ram ram hare hare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 ये भक्ती के वाटे लाग या पाजधाम माझे ज्ञानेश्वरीच्या म्हणजे उघात श्रीमद भगवत गीतेच्याही नव्या अध्यासला किंवा पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्शय तथा अनित्यम असुखं लोकम इमं प्राप्य भजसो मान हा जो काही तेहतीसाव्या क्रमांकाचा श्लोक आहे आणि या श्लोकावर ज्ञानीचे राजे साधकाचे मायबाप कैवल्याचे पुतळे स्वानंद साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट आणि संजीवन समाधीचे सार्वभौम चक्रवर्ती अशा ज्ञानेश्वर महाराजांचं दीर्घ म्हणून चालणार नाही थोडं प्रदीर्घच म्हणावं लागेल असं जे व्याख्यान आहे त्या व्याख्यानाची ही शेवटच्या क्रमांकाची म्हणजे नवव्या अध्यास पाचशे सोळाव्या क्रमांकाची होईल तरी झडझडो ही वैला आली हे भक्तीचे वाटे लाग ज्या आगीती अव्यंग निजधाम मागे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा सामुदायिक वाग यज्ञ म्हणजे पारायण सोहळा हे वाचिकत आपण या ठिकाणी आसपासनं आणि सुरू केलेलं आहे त्यानिमित्ताने एक प्रवचन सेवा आणि सहा सात दिवसाची अशी मालिका आहे सत्र आहे आणि हा वाद हे प्रवचन सत्र याच निमित्त जे आहे ते निमित्त सगळ्यांना ठाऊक आहे का नाही याच्याबद्दल थोडासा साशंका आहे मला वाटतं कार्यक्रम पत्रिका जी छापली आहे या आणि सत्राची त्यासुद्धा काय निमित्ताने आणि हे सत्र आहे याचा उल्लेख बहुतेक राहून गेलेला आहे निमित्त असं आहे ज्ञानेश्वरी जयंती निमित्ताने आणि हे चंद्र आहे सध्या अमेरिकेला आणि मंदीचा आणि तडाखा आहे एका बाबतीमध्ये जरी आपण अजून फारसे प्रगत नसलो तरी आमचा जो तत्वज्ञानाचा ठेवा आहे आमच्या भारत वर्षाचं जे काही आणि सांस्कृतिक वैभव आहे अध्यात्म जे काही कधी न संपणार असं भांडणार आहे आणि भक्तिप्रेमाचं जे महान ऐश्वर आहे त्यातला एक महत्वाचा आनंदाचा भाग आहे जगताच्या पाठीवर ज्या ग्रंथांची जयंती साजरी जाते असे दोनच ग्रंथ निदान माझ्या तरी अल्प आणि माहितीनुसार त्यातला एक श्रीमद भगवद्गीता गीता, गीता जयंती मार्गशीर्ष शुक्ल एकादशी दुसरा त्यास गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद प्रकट के नामदेवरा ग्रंथाच यथार्थ मूल्यपन करता ज्ञानेश्वरी ग्रंथा की जयंती भाद्रपद वज्खी खरं असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी अठराव्या अध्या ग्रंथाच्या समारोप प्रसंगी तिथीचा उल्लेख केलेला नाही कोणत्या महिन्यात हा ग्रंथ पूर्ण झाला हे धर्म पूर्णत्वाला गेलं याचा उल्लेख नाही फक्त शकाचा उल्लेख आहे आणि कुणी त्याचं लेखन केलं त्यांच्या नावाचा उल्लेख शके बाराशे बारोत्तरे तै टीका देवी ज्ञानेश्वरे सच्दानंद बाबा आदरे, लेखकू लागला एवढाच उल्लेख मग भाद्रपद वत्यम आणि षष्टी ही ज्ञानेश्वरी जयंती याला आधार तर त्या काळामध्ये अजून छपाईची यंत्रणा नव्हती ग्रंथ हवा म्हणला की तो कुणाच्या तरी ग्रंथावरनं ज्याचा अक्षर मोत्याच्या दाण्यासारखा आहे ज्याला शब्द ज्ञान पारंगतच आहे ज्याला व्याकरण कशाची खातात ते कळतं अशाच्याकडनं ग्रंथाची नक्कल करून घ्यायची हाच एकमेक उपाय एक, एक माध्यम होत त्यामुळं सच्चिदानंद बाबांनी मूल प्रत तयार केल्यानंतर नाथांच्या कालावधीपर्यंत विचार करा अशा किती प्रती तयार झाल्या असतील या ग्रंथाच्या काही हजारोनी निश्चित नाही आणि पुढं तर यादवांचं राज्यच बुडाल अवघा हा महाराष्ट्र महाराष्ट्र काय दक्षिण भारतही म्हणायला हरकत नाही मोगल मुसलमान इराणी या सगळ्यांच्या आक्रमणात त्याची दुर्दान झाली माणसं ही आपल्या मुलावरांची नाव भगवंताची न ठेवता दाबल मलिक पिराची शहाजाद्यांची नावं शिकवू लागली अशा काळात पुन्हा नाच अवतीर्ण झालेत आणि संत वाग्मयामध्ये असा एक वाक्प्रचार आहे नाम्याचा तुक्या, आणि ज्ञानाचा एक्या म्हणजे नामदेवराच आणि काम पुढे जास्त आणि विस्तृत व्यापक केलं तुकाराम महाराजांनी आणि ज्ञानराजांच्या कार्याला आणखीन जनमानसाची जवळीक साधून दिली पैठणच्या एकनाथ महाराजांनी आणि अशा एकनाथ महाराजांना स्वप्न दृष्टांत देऊन ज्ञानवालयान सांगितलं कि मुळात ग्रंथ शुद्धच ज्ञानोबाला जरी ग्रंथात म्हणलेले असले आता न्यून पुरसे अधिकते सरसे करून घ्या रे तुमचे विनमीत असे पण हा त्यांचा प्रांजळ विनोद आहे मुळच्या ग्रंथात न्यून काही नाही आणि अनावश्यक असं थांबील आधित्यही काही नाही आहे ते योग्यच आहे वैकुंठवासी परमपूज्य गुरु नामांच्या शब्दात सांगायचं तर तुकोनी घेली मोठी कमी नाही ते काय ढळत माप नव्हे गाजराचा काटा नाही सराफई काटा आहे विनय पण तुमच्या आमच्या बुद्धीच्या ठिकाणी भ्रम प्रमास निद्रा आलस्य विप्रतीक्षात असे जे अनेकांनी दोष आहेत ना त्यामुळं ग्रंथावरन ग्रंथ नकरून घेत असताना आमच्या मुंजी बांधल्यामुळे त्याच्यामध्ये मूळचे काही शब्द सुटले मुळात नसलेले बरीच घातले गेले म्हणून नाथोळ्यानं म्हणाल ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परी सांगू म्हणजे काका बोलावं का बोलावं पण बोलतो काय लोक म्हणतातच फार फाटक्या तोंडाचा माणूस आहे अमृताचे ताची जान नरोटी ठेवली हि जी नाथानी अग्रंथ आणि पुन्हा संपादित केल्यानंतर जी ओवळ लिहिली काही मंडळींच्या बुद्धीला ती मानवत नाही त्यामुळे त्यांनी ही काही ग्रंथातून टाकलेली आहे मग असे जे काही आपल्या बुद्धी मान्यामुळं नसलेले आले असलेले गळले काना मात्रा रस्व दीर्घ अनुस्वार विसर्ग आणि पुन्हा नाथाने पुन्हा संपादित केली ती मात्र भाद्रपद मासामध्ये वद्रष्ठी त्या दिवशी कपिलाष्ठीचा जो होता त्या दिवशी हा पुनर्संपादनाचा आणि कार्यक्रम हे पूर्णत्वाला गेला त्यामुळं तेव्हापासनं ज्ञानेश्वरी जयंती म्हणून भाद्रपद वद्यष्ठी ही तिथी साजरी करण्याचा सा प्रवास पडला आपली मराठी भाषा आहे पण दुर्देवाची गोष्ट म्हणावी लागेल की मराठीतला हा अत्यंत नितांत सुंदर असा ग्रंथ पण या ग्रंथाची ही जयंची आहे हे बेळगाव सहित महाराष्ट्र व्हावा असा हट्ट करणाऱ्या लोकांना हे माहीत नाही कशाला मराठी बोलून घ्यायचं असं मला प्रामाणिकपणे वाटतं या निमित्ताने आणि या निमित्ताने जी काही प्रवचन सेवा तिथंही एक मोठा मला योगायोग जाणून आला आपण श्रावण महिन्यात ज्यावेळी गाथा आणि ज्ञानेश्वरी यांचं आणि प्रवचन माध्यमाच चिंतन केलं त्याच्या शेवटच्या दिवशी आपला हा वाघ यज्ञाचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा ज्या सच्चान बाबानी हा ग्रंथन घेऊन घेतला त्यांच्याच आणि वंशातले बऱ्याच पुढच्या पिढीतले म्हणजे आवरे काकार त्यांनी मला सांगितलं की अण्णा एक सांगू का अनुकाला सांगा या सात दिवसामध्ये तुम्ही फक्त तरी झडझडून वहिला आली ये भक्तीचे वाटेला या पाजधान माझे ही ओवी सांगितलीच तर मला आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय आनंद घे मनात पहिला जागा विचार आला काय काकांचा आगाऊ पाहिजे असा विचार पण नंतर जेव्हा विचार करू लागलो मी म्हणलं काकांच्या मुखातन ज्ञानेश्वर महाराज अपने आज्ञा के लिए कि जा कार्य वया सुख भक्ति भाव धर्म कलाचार नाम विषोवासे जे च प्रमुख अवतार कार्य है हे जे भक्ति प्रेम है भक्ति भाव हाथ धर्म भक्तिभाव आणि धर्म असा अन्वय नाही करायचा भक्तिभाव हाच धर्म भक्ताचा धर्म जर कोणता असेल तर विशुद्ध प्रेमलक्षणा भावयुक्त भक्ती हाच भक्ताचा धर्म आहे या अर्थाने मी स्वधर्मे निधनम श्रेया याचा अर्थ करत असतो भक्ताच्या आणि माध्यमातन किंवा आपलेही चिंतन व्हिडिओ आणि म्हणून आता तुम्हाला जरी कंटाळा आला तरी सुद्धा आणि सहा दिवस ही ओळी तुम्हाला ऐकायला लागणार आहे तरी झडजोळ वैला नि भक्तीचे वाटे लाग ये अव्यंग निजधाम माझे मला वाटतं जास्त काही आणि प्रस्ताव द्यायचं कारण नाही आपल्या प्रस्तुत विषयाकडं वरायला काही हरकत नाही या नव्याध्याची ही ओवी आहे त्या नव्याध्यायाचं एकंदर गीता ग्रंथात काय स्थान आहे त्याच नव्याध्यामध्ये ज्या श्लोकावरची ही ओवी आहे किंपनब्राह्मणा त्या श्लोकाचं नव्याध्याय स्थान काय आहे त्याच्या अर्थ ज्ञानोवादायांचं जे भाष्य आहे त्या भाष्यात या ओळीचं काय स्थान आहे याचा विचार करण्यापूर्वी थोडा आपल्याला पूर्व इतिहास म्हणा मागोवा म्हणा घेणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही भजनामध्ये बहिणाबाईंचा अभंग म्हणत असतो संत कृपा आदी इमारत फळ संत कृपेतनं या महाराष्ट्रात विशेषत कोणती इमारत आणि उभी राहिली तर त्याच उत्तर एक मुखानी हेच द्यायला पाहिजे की भक्ती प्रेम मंदिराची इमारत या संतांच्या कार्यातनं महाराष्ट्रात उभी राहिली आणि या इमारतीचा पाया जर कोणी घातला असेल तो बहिणा वेळी स्वच्छ सांगतायत ज्ञानदेवे रचिला पाया श्लेष अलंकार आहे साहित्य अलंकार जे आहेत अर्थ अलंकार त्यातला श्लेष नावाचा एक अलंकार आहे पाया कोणी रचला ज्ञानदेवे ज्ञानदेवानी रचला आणि पायात काय घातलं तर या भक्तीप्रेम मंदिराच्या पायामध्ये त्यांनी विमलशुद्ध अस अनुभवाला आलेलं ब्रह्मात्मैत्य ज्ञान परब्रह्मासा आत्मारामाशी असणारा अभेद ब्रह्मात्मैत्य ज्ञान हा ज्ञानेश्वर महाराजातील संतांना अभिप्रेत असणारा भक्तीचा पाया हे भगवंताच ज्ञान आहे अहो आमचे चुकवला आहे म्हणजे शंख करसी कळशी ज्याचे नावेची भाषा आहे त्याने शंख करसी म्हणजे ज्याच्या नावाने ताहो फोडतोच अशा अर्थाने त्यांनी हा शब्द प्रयोग केलाय शंख करसी, ठीक आहे करतोय अरे त्याचे नृज नाही ठावे त्याचं स्वरूप काय हे तुला ठाऊक नाही ना त्यामुळे आगाण्याची भक्ती नाही आंधळी भक्ती नाही बिनबुडाची भक्ती नाही असमलशुद्ध ब्रह्मात्मकी ज्ञान हा या आणि भक्ती प्रेम मंदिराचा पाया असा त्याचा दुसरा एक सखोल सूक्ष्म असा अर्थ आहे आणि असे जे भक्तीप्रेम आहे भक्तीप्रेमानी भगवंत खुलासा करून घेणारे भक्ती हे साधन सांगणारे जे विविध संप्रदाय आहेत मग ते दैती असतील अद्वैती असतील शुद्धाद्वैती असतील केवळाद्वैती असतील प्रच्छन्न द्वैती असतील विशिष्टात्वैती असतील असे ना पण या सगळ्यांच्या मध्ये एक वाक्यता आहे आणखी एक वाक्यता आहे तो परवलीचा शब्द आहे भक्ती प्रेम आणि आता जो भक्तिमार्ग आहे या भक्ती मार्गाचं विवेचन करणारा भक्तिमार्गाचं विवरण करणारा भक्तिमार्गाला शास्त्रीय प्रमेयता प्राप्त करून देणारा मराठीतला नामवंत ग्रंथ जर कोणता असेल तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी गीता ग्रंथावर केलेलं भाष्य हे ज्ञानेश्वरी ज्ञानदेवी भावार्थ दीपिका हा ग्रंथ त्याच्या आधीच्या इतिहासामध्ये भक्तीला मराठी शब्दांच्या माध्यमात शास्त्रोत्व देणारा ग्रंथ मराठी वागमयाच्या इतिहासात उपलब्ध नाही तेव्हा हा मराठीतला भक्तीशास्त्राचं विवरण करणारा आद्य ग्रंथ आहे असं म्हणणं जास्त उचित आहे तुम्ही काय सांगता औ गीतेवरचा भाष्य ग्रंथ आहे आणि गीता काय प्रकारचं शास्त्र आहे मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र आणि तुम्ही म्हणताय भक्तिमार्गाला प्रमेयत्व देणारा हा ग्रंथ आहे एक लक्षात घ्या गीतेमध्ये ज्ञान आहे प्रश्नच नाही प्रश्नच नाही भक्ती आहे कर्म आहे योग आहे संन्यास आहे या सगळ्या आणि विविध विषयांचा गीता ग्रंथामध्ये सुंदर कोहापुह आहे पण गीतेच्या अनेक वैशिष्ट्यात एक वैशिष्ट्य आहे दृष्टांत कळणही कठीण आहे पूर्वी की तुम्ही जे आणि बाळ लिहिण जो काही त्या बारशा दिवशी आई बाग यांना बाळासाहेक तुकड्याच दुप्त बरोबर ना अनेक कापडाचे उरलेले चांगले शोभिवंत रंगी बेरंगी जरीकाठी अत्यंत खुलून दिसणारे अनेक तुकडे तुकडे अनेक पण त्या तुकड्याच्या दुपट्याला अस्तर जे खालणं घालायचं ते एकणार ते काही तुकड्या तुकडं नाही तस गीता ग्रंथ आणि गीता ग्रंथावरचा हा ज्ञानवादयांचा आणि भाष्यग्रंथ हे असं तुकड्याच दुप्ट नाही कर्माचा तुकडा त्याला ज्ञानाचा तुकडा त्याला योगाचा तुकडा त्याला भक्तीचा तुकडा असलं शिव लावलेलं आणि ते तुकड्याच दुप्पत नव्हे मग तर कर्म संन्यास या सगळ्यांना एका उच्च स्तरावर आणि समन्वय करून दाखवणारा गीता ग्रंथ आहे आणि जसं अत्यंत तरम एखादर कापड असेल ना पारदर्शक जर कापड असेल त्याचा कापडा शोधत असताना त्याला अखंड आत्तर असत तस गीतेतलं कर्म असो गीतेतला गीते योग असो गीतेतलं ज्ञान असो गीतेतला योग असो गीतेनी सविस्तर चर्चा केलेला कोणताही विषय असो त्या सगळ्या विषयाला भक्तिप्रेमाचं अस्तर आहे भक्तियुक्त ज्ञान भक्तीयुक्त योग भक्तीयुक्त कर्म भक्तियुक्त भक्ति भक्ति उपासना आणि या सगळ्यातन जर त्या अत्यंत चलम जिरजिरीत आणि कपड्यातलं अस्तर जर काढून टाकलं तर त्या कापडाची जशा तसं या सगळ्यातनं जर भक्ती काढून टाकली ना तर वरच्या दृष्टांता सारखी या सगळ्या साधनांची स्थिती आपलं महाराष्ट्रात जे संत पंचायत नाही ना जस भगवत पूज्यपा श्रीमद आद्य शंकराचार्यानी आपल्या एकंदर भारतीय तत्वज्ञानाला आपल्या वेदांताला आपल्या उपासना पद्धतीला योगदान पंचायत पूजा आचार कड़ पंचायतन पूजा ना तो फिदेवते उपासना कर भक्त श्रीमन महागणाधिपते नाप्त देवते भक्त शिव शिव शिव ओम नम शिवाय वैष्णव जे होते वैष्णव सारवत सुद्धा आडव नव्हते उभच सारवायचं कमादीच अज्ञान कपडे शिवायचे म्हणायचं नाही का शिव नाम आलो तर कुठं नरकात जाऊ न काय आज्ञा एका भक्ती आहे भक्तीची कुचेसता याच्यावरती दुसरी नाही हा दोराळ आचार्याने फार मोठी कामगिरी केली त्यांनी पंचायतन पूजा दूर केली शिव विष्णू गणपती शक्ती सूर्य अशा सगळ्या देवता पंचायतन मग कुणाचं गणेश पंचायतन असेल कुणाचं विष्णू पंचायतन असेल कुणाचं शिवपंचायतन असेल कुणाचं सूर्य मध्ये असणारी मुख्य देवता बाकी चार पण एकत्र आणल्या पंचायतन पूजा आचारूजा पाठा पोषा पे तुम्हारा पंचायत पूजे नहीं आचार्य योगदान है सर्वता महाराष्ट्र पंचायत नहीं ना ज्ञानेश्वर महाराज नामदेव राय नाथ महाराज तुकोबा राय समी समा भागवत संप्रदायापासनं थोड वेगळं काढण्याचा आपटो पासन विकतो पर्यंत प्रयत्न परेश्ट करतात नाही समर्थ हे सुद्धा भागवत संप्रदायातल्या संत पंचायतनातले एक संत आहेत तुकाराम महाराजांना नाथ महाराजांना नामदेव रायना हा ग्रंथ जेवढा प्रिय समर्थ रामदास स्वामींना ही ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शिरो गीतांथ्य ग्रंथो आना नहीं अपन गीता वे आंसेन आहत ऐसा आहुषुत आय योग्यव्य चूप का बरबरला कैस योगाची मीमांसा असो कर्माची मीमांसा असो ज्ञानाची मीमांसा असो सगळ्याच पर्यवसा ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीमध्ये केले उदाहरणार्थ पंधरावा अध्याय पहा यो माम हे मोडो जानातिपुरुषोत्तम कृकाय स सर्वईत भजती माम गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे आनंदा अरे किती वेळा अधोरेखित करीन साधनाचा समारोप त्यांनी भक्तीप्रेमात केला नामदेव फारच परखडपणे लिहातो ते म्हणजे भक्तीविण पशु कशाशी वाढला सटवीने नेला पैसा नाही कशाला याला जिवंत ठेवले त्या सठवीने ते म्हणजे भक्ती या जीवनामध्ये नाही कशाच जिवंत फुकट व्यर्थ निर्फळ हे जिणे भक्तीविण मन नामा म्हणे जाण न कामानो बर आहे काय प्रत्येक संतांचा एक स्थाई भाव असतो रसशास्त्रात शांती ब्रह्म नाथ आणि तुकोबाराय समर्थ कडाडून कोरडे उडणारे जनमानसावर ज्ञानोवर शांत पण निषेधच केलाय उत्तम पंच पक्वान नाही पण खापराच्या पाथरात भरून चव्हावर ठेवली आहे त्यामुळे का उपयोग त्याचा काय उपयोग उंच वाढला एरंड काय उपयोग शेताच्या कडेला आपल्या पिकाला घोगावणाऱ्या वाऱ्यापासून धोका पोचू नये म्हणून जो शेर लावलेला आहे काय उपयोग खूप वाढला कंपाऊंडच्या पलीकड त्याला काही मूल्य नाही तसं जीवनात भक्ती नाही एक साल सांगू का तुम्हाला पटेल पहा तुम्हाला दृष्टांतरी काका नवी कुठून शोधणार चांगला पच्च पकवान असं सुंदर असा स्वयंपाक करा जेवायला बसली ना माणसं म्हणजे त्यानं वाडा भरपूर वाडा आत आकडता नका पण जेवत असताना म्हणा गिळा एकदाच अंगी <laughs> <आँगी> लागले कमते <रकाँते। laughs> जेवणाऱ्याच्या अंगी जेवेल तो अंगी नाही लागणार आणि दोन दिवसाची वाळलेली भाकरी आहे पण कुस्करा केलाय भरपूर फोडणी केली आहे चांगली आणि फोडणीची भाकरी ब एवढंच आहे गोड मानून घ्या बरं अंगी लागली तस भक्तीविणा ज्ञान उपयोगाचं नाही भक्तीविणा योग उपयोगाचा नाही भक्तीविणा कर्म उपयोगाच नाही भक्तीने त्याला बोल अहो सगळं लाचल सगळं लाचल श्रीखंड करतो ना आपण चक्काने साखर वेरदोडा केशर नसवण्यासाठी त्याला पण थोडं तरी काय घालतो मीठ घालतो ना श्रीखंडासारख्या सुद्धा पदार्थात थोडस त्याशिवाय त्याची लोक वाढत नाही आपल्याकडे नाही पण मराठवाड्यात जा मराठवाड्यात मीठ म्हणत नाही साखर म्हणतात हा हो तुम्ही सगळा माल मसाला घाला उत्तम आणि तयार करा आणि मीठ नसेल तर मिठाशिवाय जसं अळणी ना आणि मला वाटतं नावडतीच मीठ सुद्धा <laughs> मराठीतलं शुद्ध प्रकोप आहे तस भक्ती केली बाकीची सगळी साधनं ही नावर्तीच्या मिठासारखी आण अशी भक्ती आहे अशा भक्तीचा विचार मुळात गीत येत आहे पण पण काय शार्मिल्याची जशी भक्तिसूत्र आहेत गर्गाचार्यांची जशी भक्तिसूत्र आहेत नारदांची जशी भक्तिसूत्र आहेत तसं गीता ग्रंथ हा काही भक्तिसूत्र स्वरूपाचा ग्रंथ नाही पण एक आहे वैशिष्ट्य गीता सांगणारा कोण आहे ह्याला अनेक विशिष्ट आहेत ना करतुम अ करतुम अन्यथा करतुम वगैरे वगैरे बडी बडी मंडळी आणि त्याचं विशेषत्व सांगण्यासाठी जमा झालेली आहेत तर आमच्या संताली जी, जी काही अत्यंत सुंदर अजिब गोड असे विशेषण दिलीत भक्त ना भक्तजन वत्नावर म्हणताय मूळ ग्रंथातले उकार जे आहेत ना तेही असा काही अलीकडच्या मंडळींनी काढून टाकलेत आपल्याला तो अधिकार दिलेला नाही ज्ञानेश्वर मानव आधी भक्त जन वत्थलू प्रेमजन प्रांजळू सुरसहाय्य शिळू अरे काय घोड आहे का का ला ला ना तुम्ही मला मूर्ख म्हटलं म्हणलं तर काय आहे म्हणजे प्रश्न तर नाही वादातून बुद्ध आहे पण ज्याच्या मुखाला काका ज्ञानेश्वरी ग्रंथ लागला ना जसं ज्यांनी मथुरेचा पेढा खाल्ला ना मुझे तो मथुरेल सग जाती चित्ती गाकरवी खा ली ना बाकी मिठाई दुका गाकर खाला जा रही त्ञानेश्वरी ज्यादा मुखाला लगली तो बाकी ज्यादा ग्रंथा अभ्यास करी अध्ययन करी संदर्भ उपयोग करे पो ग्रंथा प्रेमत नहीं पड़ता म्हणजे वारकरी या ग्रंथाचे प्रेमच पडले ते जस ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसच या ग्रंथालाही ते ज्ञानेश्वरी माऊली म्हणून संबोधत हिची माऊली म्हणून सेवा करतात काही सेवा वाचिक सेवा मानसिक सेवा आणि ज्ञानोबालाने त्याच प्रयोजन सांगितलंय जो मने काय वाचा सेवक होईल तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी काय गोड शब्द इतना? ना असं सांगणार आपला विषय इथून निघाला सांगणार कोण आहे ऋषीमुनी नाही व्यास नाही व्यासाने फक्त भगवंतानी जे सांगितलं त्याला शब्दरूप दिलं पण भगवंतानी जे सांगितलं ना तो भगवंत कसा आहे भक्त जनव भक्त मानस मरा आहे भक्त मानस कल्प द्रुमा आहे भक्त काम कल्प द्रुमा आहे असा तो आणि भक्त मन मनोरंजन आहे सांगावीत थोडी विशेषण कमी आहे असा तो भक्तजन वत्सल भगवंत आहे आणि आत्मनिवेदनाच्या पीठिकेवर शोभणारी अशा या आक्त आपण यज्ञ पुण्याचन संगीत गौरी कुमार अशी नाव घेतात सुरोहित आठ आणि शक्ती देवतांची तस अर्जुन ही सख्ख भक्ती जी आहे ना त्या सख्ख्य पीठाची आदर्श देवता आहे हे, हे कृष्ण हे यादव हे सखेजी पहा त्या गोकुळवाशांचं काय भाग्य आहे व्यासांसारखे शुकाचार्यांसारखे त्यांच्या भाग्याचं नाही प्रेमा अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसाम यनिंत्र पार पूर्ण ब्रह्म सनातन सनातन पम्ह पूर्ण परब्रह्म यांना सखा म्हणून प्राप्त झालं मित्र म्हणून प्राप्त झालं काय अर्जुनाचं भाग्य आहे काय उत्सवाचं भाग्य आहे काय गोपींच काय त्या गोकुळातल्या तृणांकुलाचं काय भाग्य तृणचरे लुग्ध झाली देणुसाराच असो तू तस आपल्या काल्याकडे व्हायचं नाही असा भगवंत आहे आणि ऐकणारा भक्त आहे आता सांगणार भगवंत आहे ऐकणारं भक्त आहे म्हणल्यानंतर सहजच आणि बातचितीमध्ये गोष्टीमध्ये विवरणामध्ये भक्ती प्राधान्य करून येणार का नाही करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद माझी जातीचे अहो भगवान म्हणतायत अर्जुना तुला गीता सांगण्याच मला सौभाग्य प्राप्त झालं हे माझं मोठं मग भाग्य आहे का तू जर भेटला नसतात ना तर जीवीच निज जे मी वसुदेवाला सांगितलं नाही जे माता देवकीला सांगितलं नाही बंधू बळी बसला सांगितलं नाही सगळ्यात गोष्टी कोण सांगतात आई बाबांना कुठला अरे भावाना पण अर्धांगीला अर्धांगी, अर्धांगी विश्वमाता तिलाही सांगितलं नाही ते भूया अर्जुनेशी बोलत ते तुला सांगतोय हे माझं सौभाग्य हा तू भेटला नसतात ना तर जीवीच्या आतल्या चोर कप्प्यातल्या इथे गुय्यतम गुह्यात गुय्यतरमया हे जे गुह्या आहे ना हे मी कुणाजवळ बोलतात रे हे भक्त असा भगवंता भक्त यांच्यातला संवाद आहे आणि तुमचा म्हण सौभाग्य ज्ञानदेव वैष्णव मोठा मोठे महान वैष्णव अस आणि जनाबाई यांचं वर्णन करतात ते ज्ञानभाराय याच्यावर भाष्य करणारे आहे म्हणजे आधी सोन काव आहे मला वाटतं बहुतेक अठ्ठावीसच्या पुढे गेला असेल पितृपक्षाला सुरुवात झाली आहे थोडसा मला वाटतं खाली येईल थोडा पण त्याला सुगंध आहे का आणि सोन्याला सो चव आहे का त्याला सुगंधही नाही चव नाही आणि सोन्याला समजा चव प्राप्त झाली आणि सुगंध आला तर काय दिस सोन्याला सुगंध प्राप्त झाला सोन्याला चव प्राप्त झाली म्हणजे त्या सोन्याची जी काही किंमत ना तस इथ आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या महावैष्णवांचं भाष्य हा सुवर्णाला सुगंध आणि चव प्राप्त व्हावी असाच केविणी संगम फक्त आणि तुमचंच कमन शिवाय माझ्यासारखा धोंडा हे सांगायला बसलायच फक्त याचा भाग आहे इतक नाही पण ज्यांना सामान्य माणसं वैष्णव समजायला तयार नाही भगवत पूज्यपा श्रीमदा शंकराचार्य यांना खूपशी माणसं त्यांच्या अपारज्ञानामुळं वैष्णव समजत नाही पण आचार्य मोठे वैष्णव आहेत आचार्यांची आणि संस्कृत जी काही आणि भक्तीरसानी ओथमलेली तशी जिल्ह्या साजू तुपात तळलेली उत्तम पाक भरलेली डॉलर जिल्ह्या काट्या नव्हे अशी जिलवी तिच्यात नसा आणि तो पाक ठिपकतो ना तसं आचार्यांची जी स्त्रोत्र आहेत ना भक्ती प्रेमकतो आचार्यहावैष्ण तो महायोग पीठे तटे भीमर्या वरम पुंडरी काय दातुम निंद समागत तिष्ठंत आनंद कंदम परम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कट्टर आडव्या आणखीन पट्टे उडणाऱ्यांचे जर नुसते ते नेते असते ना तर त्यांनी पांडुरंगाचं वर्णन केलं नसतं हे महावैष्णव आहे आणि वैष्णव म्हणजे कोण हो कोणाला वैष्णव म्हणतात आमच्या संतांनी ज्या काही के व्याख्या केल्या ना डेफिनेशन त्या फार सुंदर आहेत सरळ आहेत सुबोध आहेत आढळण्यातल्या आढळण्याला कळतील असे वैष्णव तो जया अवघी देवावरी माया अरे वैष्णव तो की जत प्रेम सर्व प्रेम एक भगवंत आहे तो वैष्णव तो वैश्ना। वैश्ना। वैश्ना वै वैष्णव आहे भगवंत वै प्रेम नसेल तर का उपयू शो वैष्णव असे महावैष्णव वै। संत गीता भाष्य आहे आणि असा हा गीता ग्रंथ त्याच्यावरची ज्ञान वरांची ही इथ भक्तीची सूत्र रूपाने जरी चर्चा नसली तरी भक्तीची जी जी अंग आहेत ना नवविवाह वैधी गौणी सिद्ध साध्य साधनोत्तर साधन स्वरूप साधन ज्ञानी आर्थ जिज्ञासू अर्थार्थी भगवंतांनी सातव्याच प्रकार सांगितले आता सगळ्या भक्ती कक्षांचा भक्तीतल्या महत्वाच्या महत्वाच्या आणि मुद्द्यांचा खूप आणि विस्तार केलाय त्याचं खूप चिंतन केलंय खूप त्याच विवरण आहे आणि त्या विवरणातन जर आपण जवळचपणे वाचलं तर आपल्याला एक भक्तीशास्त्राचा उत्कृष्ट असा सूतरूपाने असला तरी भक्तीशास्त्राची उत्कृष्ट अत्युत्कृष्ट चर्चा करणारा ग्रंथिशास्त्राची प्रमेय समिती आहे प्रमेयांची उद्याने लाभी म्हणे गहने निरंतर अशी प्रमेय आपल्याला सापडतात पण आपल्याला ते वाचता आलं आपल्याला त्याचं आकलन झालं पाहिजे आपल्याला ते समजून घेता पाहिजे नवे नवे हे भक्तीप्रेम आपल्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे असा आजो आणि ग्रंथ त्या ग्रंथातला हा प्रस्तुत नववा अध्याय या नव्या अध्यायातला हा जो श्लोक त्याच्यावरती योगी हा याच मूल्यमापन करत असताना एक वाक्य लक्षात ठेवा गीता हा काय प्रकारचा ग्रंथ आहे तर मगाशी दुरानयाने उल्लेख करून गेलो होतो असं प्रमेश सांगतो ज्ञान मुल ज्ञान मुल भक्तीप्रधान कर्मयोगशास्त्र अशा स्वरूपाचा हा गीता ग्रंथ आहे ती जरी कागद्रय निरूपिणी असली गोजीलवाणी अशी श्रुतीच असली तरी मगाशी सांगितल्यासारखे हे स्पेर पार्ट नाही कर्म एक पार्ट उपासना एक पाठ स्पेल पाठ ज्ञान एक स्पेल पाठ योग एक स्पेल असं स्पेल पाच नाहीये ह्याचा समन्वय आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या एक, एक शब्द वापरला कर्म उपासना ज्ञान योग यांचा समुच्चय जो आहे ना तो समसमुच्चय क्रम नाहीये क्रमसमुच्चय क्रमसमु जवळ जवळचे शब्द आहेत पण अर्थाच्या दृष्टीने महद अंतर आहे का राजा भोज कहा गंगुते का अंतर समज समजचे नाही माझे स्नेह्यासारखा महावैष्णव आणि सद्गुरूंची सेवा करणारा महात्मा मी दुसरा पाहिला नाही भगवंताच्या का कृपेने काका मला अशी भरीवली ज्यांच्या चरणाचं तीर्थ घ्यावं असे महात्मे मला काही पूर्वपुन्याय असेल भेटले का त्यात एक आमचे वैकुंठ मामा पडव कायस चलती नाणं जी असतं त्याची नक्कल होती हो जी नाणी बात झाली आहे त्याची कोण नक्कल करत का जी चलनात आहेत त्याची नक्कल तसं आमी स्वामी स्वरूपानंदांचे म्हणणा खूप आहेत मंडळी खूप आहेत काही कमी नाही पण आमचा वैकुंठ समा व्यासपीठावर बसली नाही म्हणून सेवा गुरुसेवा ज्ञानोबा आहे आचार देव पासून या व्याख्यानावरची पहिली ओळी जी आहे ना हा नाही नाही कळव्याची सैवा हे जन्मभूमी सेवा जे आणि ब्रह्म करी जीवा जीवाच्या ठिकाणी जो शोक आणि मोह आहे तो शोक आणि मोह नष्ट करून त्याला पदावर आणि बसवणारी अशी जी गुरुसेवा आहे जे गुरुभजन आहे जी गुरु पर्यायचार आहे गुरु पास्य त्याचा आदर्श नमुना पाहिला आधी त्याची प्रसिद्धी म्हणून जर पावसला गेला स्वामींच्या समाधी मंदिरात जाताना पहिल्या पायरीवर एका बाजूला तांब्याची एक आणि प्लेट त्यांचं नाव घालून बसवली आहे की आमचे वैकुंठ मामा पडव त्यालाही आम्हाला खूप विरोध झाला हे काय तुम्ही पंढरपूर नामदेवराची पायरी करता काय वैकुंठमाची योग्यता कळायला चुका म्हणजे आमगे व्हावे आपण पण आम्हाला यश आलं भगवंताच्या कृपेने की सेवेचा आदर्श गुरुसेवेचा आदर्श आपला विषय इथून निघाला की हा सगळा ते वैकुंठ माम्हा जेवायचे कसे मी वेंगुरल्या घरी अठरा दिवस असेल ज्ञानेश्वरी सांगण्याच्या निमित्ताने स्वामींनी त्यांना उपासनेसाठी ज्ञानेश्वर मंदिर पावस चालक्या ठिकाणाहून मंदिराची मोळ्या सहित माऊलीच्या प्रतिमेसहित माऊलीच्या आणि रजत आणि शरण पादुका सहित सगळी ट्रस्नी व्यवस्था करून पाठवली तुला बारा महिने पावसाला येणं नाही आठ महिने पावसाच्या वेंगुर्ल्याच राहून माऊलीची सेवा कर असं या सद्गुरूंच प्रेम मिळावं हे आठ दिवस आहे त्यांच्याकडे की जेवायचे कसे पानात काय असो मीठ असो अगर पकवान सगळं एक करायचं आणि जेवायचं रुची जिंकलेली ज्ञानबा म्हणतात बाकी सगळं जिंकलंय आणि रसन इंद्रिया काही उपयोग नाही म्हणजे वरी वरी पालवी खुडी दे आणि मुळी उदि दे तो आडव्या अंगाने आणि तो पोफावेल तो जळून जाईल पैगला इंद्रिय जिंकायचा असेल हा रसन असे आमचे वैकुंठ दृष्टांत म्हणून चंचला चरित्रातला हा उल्लेख केला समसमु क्रम समुच्चय मग पहिला क्रम कर्म चित्तस्य शुद्ध ये कर्म नसतो वस्तूपलब्ध ये सांगितले काय कर्माची योग्यता बाहेरी कर्मे क्षारीला आणि भीतरी ज्ञाने उजळीला आंतर्भाह्य सुचिता इंद्रियही पवित्र आहेत जड आणि सूक्ष्म आणि अंतकरण पवित्र आहे सुवर्णाचा कलश आहे आणि आतमध्ये अमृत आहे अंतकरण होण्यासाठी कर्म आणि यासाठी कर्मे इशू बसावा स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धी विंद ती मानवा कर्माचा उपयोग शुद्ध झालेलं चित्त जे आहे पण चंचलता नाही अशी नाही होण्यासाठी थी उपासना आणि असं शुद्ध झालेलं आणि आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल या अस भगवंताच्या चरणारविंदी स्थिर झालेलं असं ते मन मग तिथ सद्गुरु कृपा प्रसादानी शुद्ध असं विमल ब्रह्मज्ञान अंकुरीत होत आणि तो अंकुर आहे ना त्या अंकुराचा भव्य वृक्ष होण्यासाठी त्याला भक्तीप्रेमाच ख निघडाणी लागते असा हा आणि समसमु नाही हा क्रमसमु आहे तो दुसऱ्या पुन्हा अठ्ठाव्या अध्यायमध्ये क्रमयोग म्हणून जो दो सांगितलाय दोनशे व्यास ओभिक्रमांक हजार ते ओभिक्रमांक बारा ते दहा या दोनशे वयामध्ये हो तो, तो क्रमयोग सांगितलाय आणि अशा या गीतेमध्ये तिन्ही कांदाचा जो कर्म उपासना ज्ञान याचा <coughs> सुंदर समन्वय म्हणजे ज्ञानमूलक भक्तीप्रधान कर्मयोग शास्त्र अस गीता शास्त्र आहे आणि अशा या गीताशास्त्राचे दोन भात केले ज्ञानेश्वर महाराजांनी आता उत्तरखंड ग्रंथाचे उपायले आहे का म्हणतात ते दहाव्याध्याच्या प्रारंभी याचा सुस्पष्ट अर्थ अध्याय क्रमांक एक ते नऊ पूर्व खंड आणि अध्याय क्रमांक दहा ते अठरा उत्तरखंड मग नववा अध्याय जो आहे तो पूर्व खंडाची इतिस्त्री आणि उत्तरखंडाचा उपोघात करणारा असा जोड अध्याय आहे नववाध्याय ज्ञानेश्वर महाराजांनी जी अध्याय संगती लावली आहे ना त्या अध्याय संगतीच्या दृष्टीने काय काही गीतेचा अभ्यास करणाऱ्या अठरा भागिले तीन अठरा भागिले तीनच का चार का नाही कर्म उपासना ज्ञान तीन अठरा अध्याय तीन आणि भागा सहा अध्याय कर्म सहा अध्याय उपासना सहा अध्याय ज्ञान असं नाहीये माउलीची अध्याय संघाची भा प्रथमे अर्जुनाचा विषाणू अर्जुन विषाद योगो नाम कळ आणि प्रस्ताव तरी पहिला जो तुहा, शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव केवळ सूत्र उभारले मला अष्टाध्यायची संगती सांगायची नाही तुझाच आपला विषय नाही पण माउलीने अध्यायी संगती जी सांगितली आहे ना ती फार उत्कृष्ट आहे नववा अध्याय काय राजविद्या राजगुम असा नववाध्याय राजविद्या राजयो नाम नवमहोध्याय विद्या नाम राजा सगळ्याच राजा असतो फळाचा राजा असतो फुलाच राजा आहे श्वापदाचा राजा आहे माणसाचा राजा इतकंच काय पत्यात सुद्धा आहे ना <laughs> राजा सगळ्यात आहे तस हा विद्येतला राजा अध्यात्मविद्या विद्याना विभूती सांगत असताना अजून अनेक विद्या आहेत पण त्यात अध्यात्मविद्या ही काय आहे श्रेष्ठ आहे परमश्रेष्ठ आहे राजस्थानी शोभणारी आहे आणि नुसती राजस्थानी शोभणारी असं नाही ती तितकीच गुय्य म्हणजे सूक्ष्म आहे मला काका गुरुवल यांची नेहमी आठवण होती त्यांच्याच कृपा प्रसादानी बोलतो काय बोलणार बोल वेगळ आहे ब्रह्मविद्या जी आहे ना ती अशी नाही की कोळवीची आमची त्या काळात स्वस्तही होती आता परवा सांगितली गाडी होती गणेश उत्सवात हा तो सहा अर्खा ती जायला तिची कॅसेटच होती बापू संसार उपयोगी कोणती वस्तू गाळण्यापासनं हेअर पिन पर्यंत कोणती वस्तू घ्या दादा रुपये अशी ब्रह्मविद्या हातगाडीवर विकली जाणारी चौकात विकली जाणारी वस्तू नव्हे राजगुह्यद्याय राजगुह्य नव्हे पवित्रम की पवित्रे न हि ज्ञान सदृशम पवित्रमिह विद्यते इदम उत्तम प्रय अनुभवाचा विषय नसत प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनुभवाला येणारी आहे म्हणजे ती जगायची आहे बाकीच्या विद्या आपण जगू शकत नाही त्याच्याबद्दल फक्त शब्द उधळतो प्रयोगशाळेत अनुभव घेऊ ते ज्ञान अध्ययावत आहे हल्लीची जी, जी आणि टेक्नॉलॉजी आहे ती अध्ययावत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अद्यावत तंत्र अद्यावत तंत्र एवढंच त्याच्या पलीकडे नाही काही पण अध्यात्मविद्या जी आहे ती राजा असण्याचं कारण ती गुप्त असण्याचं कारण हा गुरुदेव गुरूंची व्याख्या फार चांगली करायची ते म्हणायचे देवाचं जे गुप्त रूप आहे ना त्या गुप्त रूपाची आपल्या अनुग्रही शिष्याला यथार्थ ओळख करून देणार तत्व ते गुरु तत्व गुरुगुरु करणारे नव्हे अथवा दक्षिणा उपटण्यासाठी अनुग्रह देणारेही गुरु नव्हे देवाच गुप्त रूप त्याची यथार्थ ओळख करून देणारे ते गुरु असं गुरुदेव गुरु शब्दाची व्याख्या करतात तर अशी ही विद्या जगायची नामा नामाणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी हे अनुभवायचंय अनुभवायचंय जगायचंय आणि असास्त्र सांगणारा नववा अध्याय या नव्या अध्यायाला आणखी न काही महत्व यायचं कारण मराठी सांगितलेल्या विशेषणाने अलंकृत झालेल्या भगवंतानी आपल्या प्रिय भक्ताला कई आश्वासनं दिली अनन्या चिंतयो माम या नव्याध्याचं आश्वासन आहे क्षिप्रम भवती धर्मात्मा इथं आहे अतिचेत सुदुराचारो इथंय स्त्रिया वैश्या तथा सुद्रा इथंच आश्वासन आहे भागवताची श्लोक आहे आणि नव्याध्याची आहे अर्चन भक्ती पत्रम पुष्पम फलम स्वयं योमे भक्त्या प्रेक्षती एवढी सुंदर आश्वासन आहे त्यामुळं या नव्याध्याला एक महत्व आहे भक्तांच्या दृष्टी आणि एक दृश्य सृष्टी आणि सृष्टीला नुसता आधारभूत नाही सृष्टीरूपा नटलेला काका तुम्ही आहात म्हणून थोडस बोलण्याचं धैर्य थो करतो चुकृत सांभाळून घ्या काही मंडळींनी आपल्या बुद्धीच्या अंकामुळं भगवत पूज्यपा श्रीमदाद्य, शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यात भेद करण्याचा खूप प्रयत्न केला खूप प्रयत्न केला पण नाही त्या आणि भेद दाखवण्याचा मुद्दा काय आचार्यानी मायावादाचा स्वीकार केला आणि ज्ञानेश्वर महाराजांचं तत्वज्ञान अजापवाद चिदविलास आणि मायावाद याच्यात जर बुद्धी पुरस्कर खोळ सूक्ष्म बुद्धीनी कोणताही पूर्व ग्रह दूषित विचार करता जर केला तर आचार्यांचा मायावाद आणि ज्ञानेश्वर महाराजांचा चितविलास वाद या तत्वाचा काही फरक नाही ज्ञानोवाला सुद्धा काही ठिकाणी मायावादाचा अंगीकार केलाय आणि काही ठिकाणी मायावादाचा त्यांनी आणि निराशी केलाय का गंगेवर सगळी मंडळी स्नानाला येतात ना वृद्ध येतात तरुण येतात जवान येतात स्त्रिया येतात अतिथी अभ्यागत येतात सकडे बाकरी ज्यांच्या अंगात ताकद आहे रोम आहे ते तिच्यात अवगाहन करतात पोहतात पण जे वृद्ध आहे ज्यांच्या अंगात ताकद नाही पण गंगा स्नान करायचे त्यांच्यासाठी पुण्य श्लोक मातोश्री अहिल्याबाई होळकरांसारख्या आणि मातीनी एवढा प्रशस्त घाट बांधले घाटावर बसून तांब्या तांब्याने कावीना, ते गंगा स्नानाच पुण्य पदरी बांधतात ना तस काही जणांची अत्यंत स्वच्छ बुद्धी जी आहे ना मानचा दृष्टांत आहे पिवळ्या पासपर सारखी पेटवावा लागत नाही हवेतला विरलेला प्राणवायू त्याच्या सेव आपाप पेटतो अशी आप आप त्यांची शुद्ध बुद्धी आहे त्यांना अजातवाद चिंद्रास्वाद पटतो पण ज्यांची बुद्धी थोडी जड आहे त्यांना मायावादाचा स्वीकार केल्याशिवाय जगत आणि जगदात्मा यांच्यातला आभेद नाही समजून दे आचार्यांनी काय खुळ म्हणून मायावादाचा नाही अंग का केला पण सगळ्यांना जगत आणि जगदात्मा यांच्यातला अभेद करावा यासाठी नाना माध्यमात कोणाला विवरच कोणाला अभ्यास विवरच कोणाला अभ्यास विवरच कुणाला परिणाम वाद कुणाला वाद। माया वादूर्तीवाद सुद्धा पण मात्र दार्वीनचा जो काही उत्क्रांती वाद आहे ना तो मात्र आचार्याने किंवा ज्ञानेश्वर महाराज आदी कोणत्याही संतांनी माकडात न माणूस झाला हा टार्गिनचा सिद्धांत आमच्या संतांनी पूर्ण त्याचा ध्रुवा निकाल केलेला आहे असा नववा अध्याय आणि अशा नवव्याध्याचा समारोप जो गोड आहे ना तो फार गोड आहे फार गोड आहे पुढचा जो श्लोक आहे ना चौथी मन मना भवमत भक्तो या श्लोकाची अवतरणी का म्हणून मागच्या श्लोकातली शेवटची ओबी आपली प्रवचन सेवेची उभी की पुढच्या श्लोकाची अवतरणी का तरी झडझडोनी दड़ वहिला नि भक्ती जे वाचला जे पाया गुंग निजधाम माझे असल्या ह्या आणि किं पुनर्ब्राह्मणा या श्लोकावरच्या ओवीतली ही शेवटची ओळी हा श्लोक या श्लोकाचं ओवीच नव्याध्यायातलं स्थान हे अस आणि स्थान आहे साहित्यशास्त्राच्या दृष्टीने आणि अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने या नव्याध्यायाचा जर आपण विचार केला तर दोन्ही शास्त्राच्या दृष्टीने हा नववाध्याय अतिशय उत्तम आहे आजवी कि आहे नववा अध्यायाच व्याख्यान झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज दहाव्या अध्यायाला प्रारंभ करताना म्हणताय प्रांजळपणे त्यांनी कबुली दिली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी कबुली दिली आहे आडाण्यांचे राजे नव्हे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज यांची कबुली आहे प्रांजळ कबुली आहे नववीच्या अभिप्राया ससामुर्व का करू शकत्याने सांगताय बाबा न आठव्या अध्यापर्यंत मी सद्गुरु कृपेद्वारा व्याख्यान केलं पण नवव्या अध्यावर काही आणि शब्द आणि लिहिण मला थोडी धाकधूक वाटत होती का नवम्या अध्यायाच जे बोलणं आहे ना ते कसं आहे नवम्याचे बोलणे ते नवम्याची तारीख आहे म्हण वास्तविक श्रीमद भगवत गीता हे या ग्रंथाच नाव आहे गीता ग्रंथ जरी पहिल्या अध्यायाच्या भूतराष्ट्रवास धर्मक्षेत्रे या श्लोकापासून सुरू होऊन अठराव्या अध्यायातला संजयाच्या मुखातला यत्र योगेश्वर कृष्ण या श्लोकाने पूर्ण झालं असलं तरी गीताशास्त्र कुठनं प्रारंभित झालं तर दुसऱ्या अध्यायामध्ये अकरावा श्लोक श्री भगवान वाच आणि त्यामुळे पहा आचार्यांनी सूत्र रूपाने लिहिलंय आणि ज्ञानोराईंची प्रतिज्ञा आहे तैसा वाम दिला असं विचार पहिल्या अध्यावर आचार्याने काही भाष्य केलं नाही एकदम अशोचानंद शौचस्व एवढच म्हणलंय अर्जुन निमित्ती कृत्य एवढच म्हणून भाष्यला सुरुवात आहे तिथं पहिल्या अध्यातल्या मंगलाचरणापासून सुद्धा मग अकराव्या अध्यायापासून गीताशास्त्र जे सुरू झालं मग खरी भगवद्गीता कुठपर्यंत समेव शरण ग्छी आणि सार सर्व धनमान परिच्यज नामे कर्म शरण रज गीता शास्त्र शास्त्र दृष्ट्या पूर्ण झालं पृथ्वी संजयाला प्रश्न आहे भगवंताने अर्जुनाला प्रश्न केले कच्छ देत शुतम पारत आहे पण शास्त्र सर्व धर्मांत परिच्यज काय एका वाक्यात उपक्रम उपसंवाद झाला पाहिजे उपक्रम कशातनं झालाय कार्पण्य दोषो तत्व भावा पृछा मिस्मान धर्मसमूळ धर्म, धर्म काय ना अधर्म काय हे क न करणारा असा अर्जुन आहे आणि त्याला भगवंतानी सांगितलंय समजावून सांगता सांगता सर्व धर्मान परित्यज विषय नाही पण इथं उपक्रम उपसंवादाची एक वाक्यता आहे आणि मनं मधनं जे भगवंताचं बोलणं आहे ना त्यातलं नव्या अध्यायातलं बोलणं आठव्या अध्यास बोलले सातव्या अध्याय बोलले पंधराव्यात बोलले अठराव्यात बोलले पण नवव्या अध्यात जे बोलणं ना ते नवम्याचे नवम्याची सारी का नवीच्या शब्दात सांगायच का असे जाणवनी बोलती आणि एक जाणवदाता अरपती या जा परब्रह्माच शब्दाच्या द्वारा निरूप कराच शब्द अद्वैत का द्वैताशक हा बोला शब्द द्वैता घागर कुठवर आवाज करती अर्धवट भरले ना तो आवाज करती काटोकाठ भरने आवाज कर द्वैतापत्ती है तो पर्यत अद्वैत शब्द नहीं उलट दिलं तर चालेल नव दानपत्य असत आणि हल्ली ज्याचं पीक बरंच आहे आ, तो अरेंज मॅरेज नसत काय असत लव मॅरेज असत प्रेमाचा महापूर असतो कुठतरी दोघ बागेत बसलेले असतात स्वस्त असतात हा म्हणतो काय तू काही म्हणलीस का म्हणती का तू काही मला म्हणलास का मी पण तुला काही म्हणल कारण कसं आहो जाऊ सुटलेला आहे याचीच भाषा आहे काही बोलले नाहीत पण न बोलताना एकमेकाशी खूप बोलतात ना तसच आहे हे ब्रह्मांशी न बोलण मौन गात रे राज मैं पदर्श बोलते जानोवाणवा अरेज मैरज ही संगित प्रेम विवाह संगित अहंकार तनु वाल पड़े या तनुआ अहंकाराला जे प्रेम निर्माण प्रेम विवाह तद्रुपते लगले लग्न ये अरेज मैरिज है असं तरी प्रकरण आहे ना गैताच आहे काही बोलतायच नाही एक जाणून बोलती आणि एक जाता हरपची शब्द निमाला वाद कुंतला उगाची माथा ठेवी दे चरणी हे की भले मंग न गा तुझे स्तुती काही न बोलणे पूजा काही न हेच देवा तुझ येथार्थ गुणगा काही तुझ्याविषयी न बोलणं हे जाणे तुझं गुण का असं जे ते ब्रह्म आहे त्या ब्रह्माचं जे ऐश्वर आहे ते ऐश्वर सर्व जगदव्यक्त मूर्तीना म्हणजे वेदांतातलं अन्वय आणि व्यतिरिक ह्या दोन्ही माध्यमातलं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या परब ब्रह्म ऐश्वर योगी समजावून सांगितलाय आणि या सगळ्या विषयाचा समारोप नेहमीप्रमाणे भगवंताने भक्तीप्रधान अशा भक्तीत केलाय आणि भगवान सांगताय अर्जुना अरे औचित का असे ना औचित म्हणले ना का औचित शब्द वापरलाय मागच्या जन्माच प्रारब्ध भोगण्यासाठी अर्जुन आलेला नाही जस तुम्ही आम्ही भोगण्यासाठी येतो तसा तो नरताईसा नारायण बदल कामी जो नारायण अवतार आहे असं घ्या अवतारातला तो नारायण जसा परब्रम्ह अवतार आहे तसा अर्जुन हा नर म्हणून परब्रह्माचा अवतार आहे नर नारायण हा नर ताईसा नारायण नराता नारायण तु नारो वानरवटी नव्या वा नर वाने आपल्या वा नरदेहाची वा नर धन्यता सार्थकता सिद्ध केली हो असा नरो नर तो नरोम नर शैव नरोमम आपण मंगलाचरणामध्ये त्याचा उल्लेख असा हा नाही म्हणून त्याला शब्द अवचिता तुम्ही आणि हे मागच्या जन्माच आणि शिल्लक आहे त्या काशी येतो अजून असा आलेला नाही तो औचित आलाय पण अवचित आलाय तो कुठं आलाय तो, तो मात्र या मृत्यू लोकात मृत्यू लोकात त्याचं वर्णनच आहे ज्या श्लोकावरची होवे त्या श्लोकाचा आदित्यम सुखम लोख संतांनी त्याचं खूप वर्णन केले काय हा ज्या मृत्यू लोकात आलायच ना तो कसा आहे दुःख वांदवळी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे किंवा आणी सांगितलं तुकांनी संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल दया असला असे दुःख आहे दुःख आहे आणि असल्या दुःख रूप आदित्य आहे काय वर्णन करावं तेवढं थोडं आहे ना हा फाटका तुटका संसार हो समर्थ काय म्हणले मुळात प्रपंच काय शब्द वापरला त्यांनी फाटका आहे तो नेटका कशा ने तो विचारे करावाचार आज भाई विचार नहीं आत्मात्म विचार सामी आत्मात्मक विचार।, आत्म विचार क्या आत्मात्म विचार जो फाटका है ना तो नेटका कराता आम्ही नेटका म्हणजे पुत्र पौत्र घर दात थावर जंगम म्हणजे नेटका समजतो मी आत्मानात का संसार वाऊ ज्ञान तेच सांगतायत वेगळ्या शब्दात सांगतायत शब्द वेगळे आहेत सिद्धांत करुण संसार वाहू स्वरूपी अहते आहो व्हावयात घ्याव पंधरावा असा नेटका करायचा म्हणजे तो खोटा नाहीये जडबाजी समजतात तसा सत्य ही नाहीये मग तो सत्यही नाही खोटाही नाही तो मिथ्या आहे पण तो आलायच आणि ज्या मृत्यू लोकात आलायच ना कैकी सुख निद्रा अंथुरणी किंवा अशा ज्यांवरांचं हे साहित्य आहे त्यांचं प्रभुत्व आहे भाषा प्रभुत्व कवी पोषक आहेत अहो कुणाला काही खोड असती कुणाला काही खोड असती लोक मला सांग मला हंतरायला काय नसलं चालेल भांगरायला काही नसलं चालेल पण ऊस दाखल असल्याशिवाय नाही उपयोग आणि म्हणजे काहीच मिळत नाहीये रानातला प्रवास आहे आजगर बसला होता बेटो घालून त्याच्यावर उस केलं काय घेईल पुढे जायला दुसरं आणलं तर राहणार नाही आजगराच्या पोटात संताना विनोदाच आवड नाही समर्थ जरी तवाळा आवडे विनोदाचं म्हणत असले तरी हा तवा शब्द तिने कुणासाठी वापरलाय कथा कीर्तन प्रवचनामध्ये केवळ विनोद ऐकण्यासाठीचे येत ना त्यांना टवाल म्हणले समर्थाने त्यांना फक्त विनोद आवडतो त्यांना प्रमेय सूत्र शास्त्र अध्यात्मविद्या भगवंताचे गुण आवडत नाही हा तो कोण राय प्रवचन काय काय काय हसवलंय ना कोण दुखायचंय हे काही प्रवचन आहे का अशा अर्थात ते म्हणले टवाळ आवडेल संतान विनोदाचं वावडलं नाही तुकवाचं चरण सांगतो काय विनोद आहे का ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहिजे बाल बाले किल्ला अशी जी काथ्याने विणलेली जुनी बाज आहे त्याच्यावर घेईल आणि सुखाने झो घेईल म्हणलं तर येईल का झो तस या मृत्यू सुखाची काणी काणी शब्द झाला म्हणून सांगतो तुम्ही काणे वाचत नाही तुमच्या माता वाचत होत्या तुमच्या सासूबाई आजी सासूबाई आजी पणजी तुम्ही वाचत असाल ना हां टिपिकल सुरुवात असती आटपाट म्हणजे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये त्याचं पिनकोड एसटीडी नंबर तालुका जिल्हा राज्य काय सांगणार रा? नगरत। कधी तुमच्या डोक्यात आलं नाही काव की एकच कुठं आतपाटनगर सुरुवात राजा असतो आणि त्याला दोन राणे असतात असतात आपल्याला काय करायचं <laughs> आणि शेवटच्या साता उत्तराची काणी आणि पंचावन्न उत्तर अस काय काही <laughs> नाही पिशेसे आई आगेद काही याला परमार्थ म्हणत नाही अध्यात्म तर नाहीच नाही म्हणून याला गतानुगतिको लोका न लोको पारमार्थिका <laughs> गुगती कसा ह्याच्या पहिलीकडे काही नाही तसं संसारामध्ये कुणाच्या वाट्याला सुख येईल कल्पना करणं हाच मोठा विनोद आहे ज्ञानवाने दृष्टान दिलाय मला झाकून ठेवण्याचं कारण नाही आपण वागितलं कधी सुगंध अशक्य आहे ना संसारात सुख हे तू कोणी गोष्ट तो राजा होता ते ते सुखी तो तो मन सजरा राजा हुकूम निगा अधिकारी मंडली सापड़ला, सुखी मानूस सापड़े दे तुझा सजरा राजा हवा रा है तो मंडलाखी है सजरा नहीं रढ़ा बलो <laughs> जवा पाडे दुःख पर्वता हे वडे बर इतकच नाही हो दुःख हे तर सवयी या मृत्यू लोकामध्ये सुखासारखं वाटू लागत दुःख देखाची अंगी छळीच जगा असे त्यानुला सांगताय म्हणजे अगरवर्चे गुळवर्य स्वानंद सुखदेवास की महाराज फार उत्तम सांगायचे हे ओडी उलगडून एका मातेची लेख जवळजवळ जुडी म्हणा एक सुख आणि एक सुख कस ग्लॅक्सोच्या डब्यावर असत ना बा किंवा मर्फीचे कॅलेक्टरवर पोलांचे चेहरी छापलेले असतात तर मर्फीचा रेडिओ आहे का बांधारी कंपनी सगळं संपलं आता पेन ड्राइव काय पेन किलरशी काही संबंध आहे काय त्याचा पेन ड्राइव्हचा मला इंग्रजी इतकं नाही उमजतो तर जुई जवळ ते सुख असं सुकुमार, राजकुमार मदनाचा आणि दुःख आता बाहेरच्या काळ्या दुःख गाडग्या एवढं पोटांना नगारा शेमड कोण जवळ त्याला सुख जे होतं सगळ्यांनी त्याला घ्यावं त्या गालाचे त्या गालाचे कपाळाचे पटा पटा पटा मुखे घ्यावे त्याचं कोड कराव, करावं बिस्किट द्यावं चॉकलेट द्यावं गोळी द्यावी आई एकच ना ती म्हणायची याला सुखाचं सगळेजण कौतुक करतात दुखा कोणी घेत नाही जवळ आपलंच बोर आहे तिने काय केलं एक दिवस सुखाला तिने घरातनं बाहेर सोडलं आणि सुखाचं जे रोजच वापरण्यात आंबे टोपडं होतं ना ते घातलं दुःखाला आणि दुःखाला सोडलं बाहेखाच अंगड टोकळं घालून घे ते दुःख आलं लोकांनी म्हटलं आज अजून सुख कसं आलं नाही सुख कसं आलं नाही येत रोज यावेळा दोन चार वेळा येऊन जात आलं आलं ते उचलून घेतलं आणि उचलून घेतल्यावर अकळलं की दुःख आहे ते जे बोकांनी बसलंय ते उचरायला तयारच नाही उचलूनच घेतलं मी फक्त माफीची ओळी फक्त उलगडून आणि त्याच्यामध्ये आणि रसता निर्माण करून सांगितली साहित्य दुःख देऊनी सुखाची अंगी सईत जगा असे असल्या अनित्य असुख अशा मृत्यू लोकात आलाय आणि अशा मृत्यू लोकात अर्जुना सगळं उलट आहे रे ये मृत्यू लोकीचे कुफराटे सगळं उलट काय काय बोलत आहे प्रातीने एक स्वरूपात ज्ञानोबागने वर्णन केले जया ते आयुष्य हा कुठे होय बळ प्रज्ञा जिरोय तयाचे नमस्कारीची पाय वडील म्हणून ज्याचं आयुष्य थोडं राहिले बळ नाही सु झाले साठी शासकीला प्रज्ञा फारकत झालेली आहे पण त्याला आम्ही वडील म्हणतो आहेत का पण उलट आहे सगळं सोडून द्या आपली गव्हालाच ती भाषा की ती उलटी आहे पाहणार हवा थंड आहे संधी आहे दमट हवामान आहे एखादा मनुष्य उघडा बसलाय हा त्याच्या आणि संदर्भात उभा आहे काय उघडा बसलाय काय हवा गार आहे संधी व्हिल ना उद्या अंगात घाल आपण अंगात कपडा घालतो का कपड्यात अंग घालतो अगदी प्रॅक्टिकल आपलं बोलणं किती उलट आहे आपण कपड्यात अंग घालतो ना का अंगात कपड किंवा चांगला आग कसं ऊन चावत होत असं ऊन आहे चटके बसती इतके रस्ते चापलेच हे बाबा अनवाळी जाऊ नको बाबा पायात पायात घालतो का चपलेत पाय घालतो पादच राहण पाय घालतो ना पण म्हणतो काय जन्म लेवसे दिवस हो लागे लगे का उल्हासेवतीस है का खुंत दिवस है ऐसी गेली ना ऐसी गेली वारदी हो, का कमी जा ऐसी मैनस जा का ऐसी है ऐंशी मायनस झाली पण आम्ही वाढदिवस म्हणतो म्हणून मला आणि इंग्रजीतला बर्थ डे हा शब्द मला अत्यंत अप्रोप्रिएट वाटतो जन्मदिवस वाढदिवस नाही जन्मदिवस या दिवसाला जन्म झाला हा अतिशय अध्यात्मशास्त्र रक्षा हा त्यांचा बर्थ हा शब्द आता त्यांची बर्थ साजरी करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीतलं बसणारे आपण फोडणारे नाही कापणारे नाही विझवणारे नाही ते मेनमत्या विजवतात फुगे फोडतात केक कापतात कापना, फोडना, विझवणं ही भारतीय संस्कृती नाही पण बंद हा शब्द आपण जसा असता तसा त्या अर्थाने आपल्या संस्कृतीत सामावून घेणं हे उत्तम आहे जन्मदिवस आहे हो काळा ते आयुष्य म्हणले का जवळ आला काळा ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा सोडविना तेव्हा मायवाप असा तो जवळ आलाय गृहित युवकेशेशू मृत्यूना धर्मचरित असल्या या सगळ्या उलटी रीत असणाऱ्या दुःखाचाच बाजार आहे अशा बाजारात तो आलाय पण अर्जुना आता आलाय त्याला काही इलाज नाही औचितरित्या आलाय पण आता सांगतो एवढं कर असे संकत नाही मात्र एवढं करू शकतोस ना काय करू शकतोस तरी झडधडून वैलानी भक्तीचे वाटे लाल या पाविषी अर्जंग म्हणजे माझे एवढं मात्र तू करू शकतोस आणि तू माझा आहेस म्हणून तुला सांगतोय तू मात्र बाकी ज्यांच्यासारखा इथ आम्ही घुटमळत राहू नको कि शेमडात सापडलेली माशी असती ना ती जसा सुटण्याचा प्रयत्न करती जास्तच बीड बिरती तसा हा संसार बाबा पण तू मात्र झडझड निवायला मी ये भक्तीचे वाटेला या पागती अविरंग निजाम माझे ओवीची पूर्वपीठी का ओवी ही काय याचा आणखीन विचार म्हणून इतकं बोललो उद्या ह्या प्रत्यक्ष ओबीच्या चिंतनाबरोबर mm. विठ्ठल पुंडरी कवसला श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज तो फक्त <laughs> <थाँगा। laughs> तो आज अठ्ठावीस लोक होते आणखी उद्या कोणाला येत असेल तर अवश्य या तिथून पुढे प्रया आणि कि माती मातीची किंवा दरव्याची मोठी तयार करतात ना तसं जेवढी तयार करून जेवढी शेवटी आहे